श्री गणेशायन महा श्री वासिष्ठ महारामायणे उपशमा प्रकरणे सर्ग एकवीस श्री वसिष्ठ म्हणाले राघवा अशा रीतीने नामक ज्येष्ठ बंधुने, आपल्या पावन नामक धाकट्या भावाला उपदेश केल्यानंतर त्याला आत्मज्ञान प्राप्त झाले आणि प्रभात प्रकाशाच्या योगाने सर्व सुशोभित दिसे त्याप्रमाणे पावन प्रबुद्ध झाल्यामुळे शोभू लागला नंतर ज्ञानविज्ञान पारंगत आणि सिद्ध बनलेले ते दोघे बंधू प्रारब्ध क्षय होईपर्यंत अशा अवस्थेत काही काळ उलटून गेल्यावर जसा तेल संपून गेलेला दिवा आपोआप विझून जातो तशाच प्रकारे प्रारब्ध सरताच देहाचा त्याग करून ते दोघे जण निर्वाणपदापर्यंत पोहोचले रामा पुण्य पावन यांच्या या वर्णन केल्याप्रमाणे जर स्थिती आहे अर्थात आपल्या प्रामुक्त देहातील बंधू जर अनंत आहेत तर त्यामध्ये कोणी कोणाबद्दल शोक करावाने वद्दल करू नये काय सांगावे यासाठी हे रघुनंदना सर्व शोकाना मूलभूत असलेल्या या अनंत तृष्णांचा त्याग करणे हाच एक शांतीचा निश्चित उपाय आहे विषय संपादन करून तृष्णा वृद्धिंगत करणे हा तर शांतीचा उपाय अगदी खात्रीने नव्हे ज्याप्रमाणे अग्निमध्ये इंधन टाकत गेले असतो एकसारखा वाढत जातो परंतु इंधन टाकण्याचे काम बंद केले म्हणजे अग्नि आपोआप विजतो तद्वत विषयांचे चिंतन करत गेल्याने चिंता वाढू लागते आणि ते चिंतन थांबवले म्हणजे चिंतेचाही था नाश झाल्याशिवाय राहत नाही म्हणून हे राघवा तूही ध्येय वासनांच्या त्यागरूपी रथावर आरूढ होईल करुणापूर्ण आणि उदारदृष्टीने दिन लोकस्थितीकडे पाहून आपले प्रकृत व्यवहार करत जा रामा हीच निर्मल निष्काम आणि निर्विकार अशी ब्राह्मी स्थिती असून ती एकदा मनुष्याला प्राप्त झाली म्हणजे तो व्यवहार चतुर नसला तरीही कधी मोहित होत नाही विवेक हाच कोणी एक मित्र आणि परमार्थ बोधरूपी बुद्धी हीच एक प्रिय सखी यांना बरोबर घेऊन विहार करणारा पुरुष संसारातील संकटामध्ये केव्हाही मोह पावत नाही योगाने सर्व सर्व धनांचा तो यासाठी या वैराग्य शास्त्र विचार आणि महत्वादी गुण यांच्या सहाय्याने मनाची उन्नती करून घेऊन आपल्या स्वतःला आपत्ती मधून मुक्त करून घ्यावे तुच्छ ता, न पुष्ट कोश जरी स्वाधीन झाला तरी त्यापासूनही प्राप्त होत नाही ऊर्ध्वगती अधोगती आणि इहलौकी मरण परंपरा यांना कारणीभूत होणाऱ्या अभिलाषून न सुटल्याने जे पुरुष पतन पावत नाहीत त्यांचे मन नेहमी गतज्वर अर्थात संताप शून्य असते ज्यांचे मन ब्रह्मामृत रसाने परिपूर्ण झाले त्यांना सर्व जग अमृत रसाने ओतप्रोत भरलेले दिसते कारण हे उघडच आहे की ज्याने पायात जोडा घातलेला आहे त्याला सर्व पृथ्वी चर्माच्छादीत असल्याप्रमाणे वाटते मन वैराग्यानेच पूर्ण होते आशावश्य झाल्याने पूर्ण होत नाही उलट आशेच्या योगाने शरत्कारातील सरोवराच्या पाण्याप्रमाणे मन रिक्त होत जाते ज्यांचे चित्त आशा पाशामध्ये गुरफटून विवश बनले असते त्यांचे हृदय अगस्ती मुनी प्राशन केलेल्या समुद्राप्रमाणे रिकामी होते आणि त्यातील लोभदैन्यादी दोष प्रगट होतात ज्याचा चित्तरूपी वृक्ष धर्मज्ञान वैराग्य शांती दांती इत्यादी पुष्प समृद्ध असून ज्याच्यावर तृष्णारुपी मरकटी नृत्य करत नसते त्याचे अंतकरण रूपी वन सुशोभित क्षुद्र वाटतो आणि महाकल्पाची कालमर्यादा ही निमिषार्धाप्रमाणे अल्प वाटते अपरिछिन्न ब्रह्म सुखाच्या दृष्टीने त्रिभुवनातील सर्व सुखे अत्यंत क्षुद्र होत निस्पृह पुरुषांच्या अंतकरणात जी शीतलता वास करते ती चंद्रबिंब, बिंब हिमालयाची गुहा किंवा केळीचे वा चंदनाचे उद्यान यामध्ये वास करत नाही निस्पृह मनुष्याचे मन जसे शोधते तसे पूर्ण चंद्राचे बिंब क्षीरसागर वा लक्ष्मीचे मुख सुद्धा शोभत नाही ज्याप्रमाणे चंद्राला मेघमाला चुना लावलेल्या भिंतीला काजळ ही मलिन करतात त्याप्रमाणे मनुष्याच्या चित्ताला आशा पिशाची का दूषित करते चित्तरूपी वृक्षाच्या आशारूपी शाखा दिगंतराला आच्छादून टाकतात परंतु त्या एकदा तोडून टाकल्या म्हणजे तो वृक्ष स्थानूप्रित्तरूपी वृक्षाच्या तृष्णारूपी शाखा छिन्न भिन्न केल्यावर तो स्थानुरूप बनला म्हणजे त्याच्या खाली असणाऱ्या धैर्य अंकुर वाढीला लागून त्याला शेकडो फांद्या फोडतात रामा वैराग्य जितेंद्रियत्व द्वंद्व स्वहिष्णुता वगैरे गुणाने युक्त असलेल्या पुरुषाचा चित्तक्षय झाला म्हणजे त्याला अविनाशी पदाची प्राप्ती होते तेव्हा हे राघवा चित्त चित्तवृत्तीचा अंकुर तू उद्भवू दिला नाहीस तर तुला जन्माधिकांचे भय बाळगण्याचे मुळीच कारण नाही चित्त विषय वृत्तीरहित करण्याचा अभ्यास करत जाऊन ते एकदा अचित्ततेच्या स्थितीप्रत जाऊन पोहोचले म्हणजे पूर्ण मोक्षमयी सत्ता तुला हस्तगत होईल एखाद्या वेळी घरात चुकून घुबडीन शिरली तरी तेवढ्याने मृत्यू दारिद्र्य रोग इत्यादी अनर्थ ओढवतात तर मग चित्तरूपे घरात करून निरंतर यासाठी आशेचा समूह त्याग करून निश्चिंतता प्राप्त करून घे कारण जो ज्या वृत्तीने युक्त असतो तो तिचा क्षय झाला म्हणजे नष्ट होतो असा नियमच आहे यासाठी चित्तोपशांतार्थ चित्ताचे वृत्तीरूप असे जे चिंतन त्याचा क्षय करून टाक हे राघवा सर्व ऐषणांचा म्हणजे इच्छांचा त्याग करून आणि भवबंध तोडून मुक्त चित्त हो मनामध्ये कुत्सित आशांचे प्राबल्य हाच आत्म्याचा बंध असल्यामुळे मनातील आशा समूळ नष्ट झाल्या असताना कोणता पुरुष मुक्त होणार नाही इतिश्री वासिष्ठ महारामाणे उपशमाप्रकरणे सर्ग एकवीस सर्ग बावीस श्री वशिष्ठ म्हणाले रघुकुल रूपी आकाशामध्ये पूर्ण चंद्राप्रमाणे आपल्या कृपा प्रसादाने मी आपल्या हृदयात संपूर्ण प्राप्तव्य प्राप्त करून घेतले असून मी आता विमल अशा आत्मपदी विश्रांती घेत आहे शरत्कारी आकाशातील मेघ नष्ट होऊन ते अतिशय निर्मल व्हावे त्याप्रमाणे माझ्या चित्ताकाशातून तृष्णारूपी काळेकुट मेघ पार निघून गेले असून ते अत्यंत अमृताने भरलेला शी, शीतलात्मा आणि तेजस्वी असतो त्याप्रमाणे माझी स्थिती झाली असून मी अंतकरणात स्वानंद सुख अनुभवत आहे परंतु आपण शरत्कालाप्रमाणे सर्व संशय मेघांचा उच्छेद करणारे असल्यामुळे आपले भाषण किती ऐकले तरी तृप्ती अशी होतच नाही यासाठी बलीला अभिज्ञानाची प्राप्ती कशी झाली ते सांगून माझा बोध वृद्धिंगत करावा अशी माझी आपल्याला प्रार्थना आहे कारण नम्र भावाने प्रश्न करणाऱ्या शिष्याला उपदेश करण्याच्या बाबतीत सज्जना केव्हाही कंटाळा येत नाही हे मला चांगले माहीत आहे <coughs> त्यावर श्री वशिष्ठ म्हणाले राघवा बलीचा वृत्तांत मी तुला आता सांगतोय तो, तो मनापासून श्रवण कर म्हणजे त्यापासून तुला शास्वत असा तत्व बोध होईल या ब्रह्मांड कोशाच्या एका कोपऱ्यात भूलोकाच्या खाली पाताळ म्हणून एक विख्यात त्याचा अंतर्भाग क्वचित स्थळी क्षीरसागरापासून उत्पन्न झालेल्या आणि अमृतमय किरणानी लिप्त झाल्यामुळे रम्य भासणाऱ्या दानव कन्यानी व्याप्त झालेला तो क्वचित व्याकरण छंदशास्त्र इत्यादी शास्त्रांचे व्याख्यान करत असताना हलणाऱ्या दोन पासून दोन हजार जिव्हाने युक्त असलेल्या शेषाधिकांच्या शब्दांनी आणि त्यांच्या असंख्य मस्तकानी भरलेला असतो कित्येक ठिकांचा प्रदेश मेरु पर्वताप्रमाणे प्रचंड शरीरे धारण करणाऱ्या आणि बलात्काराने यज्ञातील हवीरभाग उचलून नेणाऱ्या दानवांनी भरलेला असतो त्या पातालातील विविध भाग ज्याने आपल्या मस्तक शिखरावर भूमंडळ धारण केले आहे आणि ज्याचे दात पर्वतावरील वृक्षाप्रमाणे काही ठिकाणी कटकट असे घषण ध्वनी चाललेले असून त्यामुळे तेथील भूत परंपरा त्रस्त होत असते आणि पाताळातील काही खालच्या भागातून नरक दुर्गंधी पसरलेली असते नरक प्रदेशातून सरळ आपल्या ह्या भू लोकापर्यंत सात पाताळे ही लोखंड स्थळीत ओवल्यामुळे ओवल्याप्रमाणे दिसतात त्या पाताळातील काही ठिकाणचे भाग मेरू आदी करून रत्न मयुर पर्वतांच्या पायथ्याने व्यापलेले तर काही भाग पाताळातील विवरलेले आहेत त्याच्या चरण कमलाचे रजक करुरासुराच्या विश्रांती घेत अशा त्रैलोक्य वंदित भगवान कपिलाने का काही भाग पवित्र केलाय तसेच असुर स्त्रियांनी जमा केलेल्या पूजा साहित्याचा आणि क्रीडा सामग्रीचा अभिलाष धारण करणाऱ्या हटकेश्वर शिवाने काही भाग पालन केलाय अशा रीतीने असुरांच्या बाहुबला संरक्षित केल्या त्या पाताळात विरोचनाचा पुत्र बलिराजा राज्य करत होता त्याचा दरारा एवढा विलक्षण होता की देव विद्याधर आणि नाग यांच्यासह प्रत्यक्ष देवराज इंधार त्याच्या पुढे थरथर कापत असे आणि डोळ्यात अश्रू काळात त्या बलीचे चरण संवाहन करण्याची त्रैलोक्यातील अखेर रत्नांचा तो कोश असून सर्व जीवांचा पालन करता होता तसेच इंद्र मनु शेष वगैरे त्रैलोक्यपालांचा तो आधार होता स्वतः हरि त्याचे पालन करत असे त्या बली नामक दानव राजाचे नाव कानी पडताच ऐरावताच्या गंडस्थळावरील मद शुष्क होऊन जाई आणि मोराचा था शब्द ऐकताच सर्पाच्या नाड्या आखडून त्यांच्या अंगाला भीतीने घाम सुटतो त्याप्रमाणे ऐरावताची स्थिती होई तो, तो रागावला असता त्याच्या प्रतापाच्या उग्र तापामुळे सप्तसमुद्र ता कल्पांत काळाप्रमाणे आटून जाण्याच्या आणि त्याचे जणू विस्तीर्ण खड्डे झाल्यामुळे ते तो सहज मोजता येत त्याने केलेल्या अश्वमधी यज्ञातील धुराच्या योगाने बनलेले मेघ आकाशात जमून ते जणू समुद्रांचे जल आटवून टाकत आणि सर्व ब्रम्हांडातील प्राण्यांना कवचाप्रमाणे झाकून टाकत त्याच्या कठोर नेत्र कटाक्षामुळे पृथ्वीला आधारभूत असलेले कुलपर्वत थरथर कापत आणि फलभारामुळे लता नम्र होत त्याप्रमाणे सर्व दिशा त्याच्यापुढे नम्र होत असत अशा प्रकारे अखिल त्रिभुवनाला अलंकार भूत असलेला इंद्रादी देवा नाही ज्याने लिलया त्या दैत्य राजाने दहा कोटी वर्ष भोगले अशा रीतीने भोवऱ्याप्रमाणे चंचल असलेली अनेक युगे उलटून गेली तितक्या अवधीत देवासुरांची अनेक स्थित्यंतरे झाली आणि त्या दानवाधिपतीने त्रिभुवनातील सर्व उत्कृष्ट भोग यथेच भोगले अखेर त्याच्या मनात विषयोपभोगाने शिखरावरील आपल्या रत्नधडीच्या खिडकीत बसून संसार स्थिती संबंधाने तो आपल्या मनाशी विचार करू लागला तो म्हणाला ज्याची शक्ती अकुंठित आहे असा मी आता आणखी किती दिवस या साम्राज्याचा उपभोग घेणार आणि त्रिभुवनात किती काल करणार असत्रैलोक्याला अद्भुत वाटणारे ह्या अफाट राष्ट्राचा आणि क्षय पावणारे असे हे सर्व भोग मी सतत भोगत राहिलो तर त्यापासून मला कोणते शाश्वत सुख मिळणार पुन्हा पुन्हा तोच दिवस होत आणि तोच दिवस समाप्त तो होताच पुन्हा तीच येते तसेच स्नान भोजन शयन वगैरे तीस तीस कर्मे पुन्हा पुन्हा करावी लागतात त्यात नवीन असे काहीच नाही तर असल्या सुखाबद्दल लज्जाही वाटू लागेल पुन्हा पुन्हा कांतेला आलिंगन देणे आणि पुन्हा पुन्हा तिचा उपभोग घेणे हा निव्वळ पोरखेळ असून मोठ्या माणसानं त्याबद्दल खंत वाटलीच पाहिजे उगवणारा प्रत्येक दिवस आदल्या दिवशीच्या उपभोगानंतरच उगवतो मग प्रत्येक दिवशी उपभोगानंतर विरसता उत्पन्न करणारे सतत करायला शहाणा मनुष्य प्रवृत्त होतो याबद्दल त्याला शरम कशी वाटत नाही पुन्हा दिवस पुन्हा रात्र आणि पुन्हा पुन्हा ती कार्य परंपरा ही प्राज्ञ मनुष्याच्या दृष्टीने विटंबनाच आहे असे मला वाटते ज्याप्रमाणे पाण्यावर लाटा उत्पन्न होण्याचा आणि त्या नाही शावण्याचा क्रम अविरत चाललेला असतो त्याप्रमाणे मनुष्य प्राणी पुन्हा पुन्हा करत असतो उन्मत्त मनुष्याच्या चेष्टाप्रमाणे किंवा बालकांच्या लीला तीस -तीस पुन्हा पुन्हा करण्यात दंग झालेल्या पाहून ज्ञानीजना हसूच येते जी क्रिया केली असता कृत होऊन मनुष्याला पुन्हा कर्म करण्याचे प्रयोजन राहत असा कोणता विषय या जगात आहे हे कर्माचे अवलंबन आम्ही किती काळ करत बसणार त्या पसुन अखेर फलप्राप्ती तरी काय प्रवाह अन जो मानूसा पदरत दुख परंपरेशि दुसरे का पड़ने शक्य नहीं सारंश ज्या प्राप्ति का कार्य च उत नहीं अशा तरह का पुरुषार्थ मैं जगत दिशत नहीं म्हणूनच क्षणिक आणि तुच्छ विषयोपभोग वाचून या जगात दुसरी कोणती अविनाशी आणि भव्य वस्तू आहे याचा मी आता विचार करतो अशा तऱ्हेने सर्व प्रकारे विचार करून बलीने लगेच ध्यान करायला आरंभ केला काही वेळ आपल्या भोया या वक्र करून विचार केल्यानंतर काहीतरी आठवल्यासारखे करून तो पुन्हा आपल्याशी बोलू नका तो म्हणाला हा आत्ता आठवले मी पूर्वी आपला पिता भगवान विरोचन याला म्हटले होते की भगवान आपल्याला परिहार आणि सुखांची प्राप्ती करून घेण्यासाठी जे जे भ्रामक व्यवहार केले जातात ते ते ज्या ठिकाणी शांत होतात आणि ज्याला संसार सीमेचा अंत हे नाव दिले जाते ते ठिकाण कोणते तसेच मनोमोह कोठे अस्तंगत होतो संपूर्ण कामना कोठे कोठे अशी विश्रांती कोठे में या जगात असे ोका पर्यत प्राप्त सुखांची होना जगत दर्शनार्हसे जगत रह माझ्या भोवती असंख्य भोग पसरलेल्या ही गोष्ट खरी परंतु विषयोपभोग हे सुखदायक नाहीत ते सज्जनांच्याही मनाला क्षुब करून मोहात पाडतात असा माझ्या बुद्धीचा पूर्ण निश्चय झालेला आहे म्हणून म्हणतो की आहोत ज्या ठिकाणचा आनंद अखंडित आहे आणि जेथे मला चिरकाल विश्रांती घेता येईल अशा तऱ्हेचे सुंदर स्थान कोणते ते मला सांगा हे माझे भाषण ऐकल्यानंतर ज्याला माझ्या पित्याने स्वर्गातून बलात्काराने आणून आपल्या अंगणात लावले होते आणि ज्याच्या मुळापाशी चंद्रकिरणा करणारे पुष्पगुच्छ आणि फलसमूह यांचा खच पडला होता अशा क्षीरसागर उत्पन्न कल्पवृक्षाच्या खाली बसलेल्या माझ्या पित्याने माझ्या भ्रमनिरासासाठी त्या कल्पवृक्षाच्या फलाप्रमाणे अमृत आणि अत्यंत मधुर असे भाषण केले आणि ते सर्व भाषण मला यावेळी आठवले आहे उपशमा सर्ग सर्ग तेवीस विरोचन म्हणाला बाळा एक मोठा विस्तीर्ण नासा मोक्ष या नावाने ओळखला जाणारा देश आहे त्यात हजारो ब्रह्मांडे मवतात त्या देशात जलाशे, समुद्र पर्वत वने तीर्थे नद्या सरोवरे पृथ्वी आकाश अंतरिक्ष वायु चंद्र सूर्य लोकपाल देव दान भूत यक्ष गुल्म, वनश्रेणी, लाकूड गवत स्थिर चरप्राणी पा अग्नि दिशा ऊर्ध्वभाग अध स्वर्गपातादी लोक प्रकाश मी विरोचन तसेच इंद्र हरी हर वगैरे देव यापैकी काही एक नाही एक अत्यंत तेजस्वी असा आत्मा नामक राजा त्या देशाचे राज्य करत असतो तो सर्व करता सर्व व्यापी आणि सर्व असून अगदी स्वस्थ असतो त्याने आपल्या सर्व मंत्र्यात श्रेष्ठ असा मन नावाचा एक मंत्री कल्पलेला असून त्याच्याकडे सर्व राज्यकारभार सोपवलेला आहे तो मंत्री कोणतेही अघटित कार्य घडवतो आणि सुघटित कार्य नाहीसे करून टाकतो तो स्वतः कशाचाही उपभोग घेऊ शकत नाही आणि त्याला मुळीच ज्ञान नाही परंतु स्वतः आज्ञा असूनही तो राजा करता सर्व काही करत असतो अशा त्या मंत्र्याकडे सर्व कार्यभार बलिने विचारले तात आधी व्याधी रहित असा तो देश तरी तो कसा प्राप्त होतो आजपर्यंत कोणाकोणाला प्राप्त झालाय तसेच तो, तो मंत्री कोण त्या पराक्रमी राजाचे नाव तर एक आहे आम्ही एवढे सहजतेने त्रैलोक्य जिंकणारे असूनही त्याला अध्यापी जिंकले नाही असा एवढा महाबलाढ्या तो राजा कोणता देवानाही भय उत्पन्न करणारे आपण आहो दाता हे आख्यान मला सांगून माझे अंतःकरण रुपी आकाशातील संशय मेघ नाहीसा करा त्यावर विरोचन म्हणाला वत्सा त्या राजाचा मंत्री एवढा पराक्रमे आहे कि लक्ष्यावधी देव आणि असुर त्याच्यावर चालून गेले तरी त्याचा पराभव करू शकत नाही तो इंद्र नव्हे यम नव्हे कुबेर नव्हे तो देवही ना नाही कि असता येणार कसे पण त्याने मात्र सर्वांना जिंकले त्याच्यावर तलवार मुसल प्रास, वज्र चक्र गदा इत्यादी आयुधे दगडार आपटलेल्या कमलाप्रमाणे कुंठेत होतात शस्त्रास्त्र आणि शुरांचा पराक्रम यांचा तो विषयच होऊ शकत नाही त्याने सर्व देवासुरांना आपल्या अंकित करून टाकले ज्याप्रमाणे कल्पांत काळाचा प्रचंड वायू मेरू पर्वतावरील वृक्षांना उलझून टाकतो त्याप्रमाणे विष्णू नसताना त्याने विवेकाचा उद्देश करणाऱ्या नारायणादी देवानाही त्याने स्ववश करून गर्भ छिद्रा मध्ये घातले जरी मदनाजवळ पाचच बाणा तरी त्याला त्रैलोक्याचे आक्रमण करता आले आहे आणि सार्वभौम पटकत आले याचे इंगित त्या मंत्र्याच्या कृपा प्रसादातच आहे देवासुरांना पादाक्रांत करणारा गुणहीन दुर्बुद्धी आणि दुराचारी क्रोध सुद्धा या मंत्र्याच्या प्रसादानेच वृद्धिंगत होतो हजारो देवासुरांचे जे दे पुन्हा पुन्हा रणकंदन माजते तो या कारस्थानी मंत्र्याचा केवळ खेळ आहे वत्सा त्या मंत्र्याला जिंकता येणे शक्य असेल तर ते केवळ त्या राजालाच शक्य आहे इतरांना तो पर्वताप्रमाणे अजिंक्य आहे कधी काळी जेव्हा त्या राजाच्यास तरच तू खरा पराक्रमी असे मी समजे तो मंत्री रूपी सूर्य उगवला म्हणजे त्रैलौक्य रूपी कमल समूह प्रफुल्लित होतात आणि त्याचा अस्त झाला म्हणजे तेही अस्तंगत होतात सारांश सर्वांना जिंकण्याप्रमाणेच सर्वांना उत्पन्न करण्याची शक्ती त्या मंत्र्याच्या ठिकाणी सर्व लोकांना जिंकल्यासारखेच होईल त्याला जिंकले नाही तोपर्यंत सर्व लोक जिंकूनही काही उपयोग नाही म्हणून अनंत सिद्धी आणि शाश्वत सुख यांच्याकरता पाहिजे तेवढे कष्ट कर करावे लागले तरी करून त्याला जिंकण्याचा प्रयत्न कर कारण त्या अति बलाढ्य मंत्र्याने देव दानव दिग्गज यक्ष मनुष्य शेषादी नाग किनार वगैरे सर्वांसह हे त्रिभुवन लिलेने जिंकले इतिश्री वाशिष्ठ महारामाने उपशमा प्रकरणे सर्ग तेवीस <coughs> सर्ग चोवीस बलीने विचारले आहोतात तो महाबलवान मंत्री कोणत्या उपायाने जिंकावा एवढा हा महाविर्यवान मंत्री आहे तरी कोण ते सर्व मला कृपा करून अजिंक्य आहे असे जरी मी तुला सांगितले तरी कोणत्या उपायाचा अवलंब केला असता त्याला जिंकता येते हेही मी तुला सांगतो ते नीट ऐक पुत्रा त्या मंत्र्याला युक्ती करून पकडण्याचा प्रयत्न केला तर तो क्षणात वश होतो पण युक्तीचा आश्रय न करता नुसत्या अडदांडपणाने त्याला कै्ह्यात आणण्याचा प्रयत्न केला असता तो एखाद्या खवळलेल्या छडपा प्रमाणे आपल्या विषयमय फुतकाराने मनुष्याला दग्ध करून टाकतो एखाद्या लहान मुलाच्या तंत्राप्रमाणे वागले म्हणजे आणि त्याच्याशी गोड बोलून त्याला थोडे खायला देत म्हणजे त्या युक्तीने ते आपल्या ताब्यात येते त्याप्रमाणे या मंत्र्याला मधून मधून विषयोपभोग देत गेले आणि त्याच्या पुढे विषय दोषांचे वर्णन करत गेले म्हणजे तो वश होतो मग अशा रीतीने जे पुरुष त्याला युक्तीने कह्यात आणतात तेच राज दर्शन आणि राजपद यांची प्राप्ती करून घेण्याला कारण तो राजा आणि मंत्री यांचा संबंध आहे की त्या राजाचे दर्शन होताच त्याचा मंत्री आपोआप वश होतो आणि उलट त्या मंत्र्याला वश करून घेतला म्हणजे त्या राजाचे दर्शन होते अर्थात जोपर्यंत त्या राजाचे दर्शन घडले नाही तोपर्यंत त्याचा मंत्री जिंकला जाणे शक्य नाही जोपर्यंत त्या मंत्र्याला जिंकले नाही तोपर्यंत राजाचे दर्शन होणे शक्य नाही जोवर राज दर्शन झाले नाही तो त्याचा हो गेला नाही तोवर त्या राजाच्या दर्शनाची गोष्ट सुद्धा काढायला नको यासाठी राजदर्शन आणि त्या दुष्ट मंत्र्याला जिंकणे या दोन्ही गोष्टी साध्य करून घेण्यासाठी एकाच वेळी प्रयत्न करावा लागतो ह्याचा उपाय म्हटला म्हणजे पौरुष प्रयत्न आणि हळूहळू करशील तर या गोष्टी साध्य होऊन तुला तो शुभ देश अनाया बाळारे याप्रमाणे प्रयत्न करत असताना ज्ञान रुपाने तुझा अभ्यास परिणत झाला म्हणजे त्या देशाची प्राप्ती होऊन तू दैत्येंद्र झालास तरी तुला येतकिंचित शोक करण्याची पाळी येणार नाही त्या देशामध्ये कोण राहतात म्हणून विचारशील तर ज्यांचे सर्व आयास शांत झाले आहेत सकल संशय निराश पावले आहेत आणि ज्यांच्या चित्तात अखंड अनंत वास करत आहे असे सत्पुरुष त्या ठिकाणी पुत्रा ज्या देशाचे मी आता वर्णन केले त्या देशाला मोक्ष असे म्हणतात त्या देशात दुःखाचे नाव सुद्धा ऐकू येत नाही सर्व पदा भगवान आत्मा त्या देशाचा राजा असून मनाला त्या राजाने आपला मंत्री म्हणून नेमला ज्या प्रमाणे मातीचा गोळा घटाच्या रूपाने आणि धूर मेघाच्या रूपाने परिणत होतो त्याप्रमाणे रूपाने मनामध्ये स्थित असलेले विश्व स्थूल रूपाने परिणत होते अशा या मनाला एकदा जिंकले म्हणजे सर्व काही जिंकल्यासारखे होते आणि जे प्राप्तव्य आहे ते सर्व प्राप्त होते पण या मनाला जिंकण्याचे काम अत्यंत अवघड आहे म्हणून त्याला युक्तीने जिंकले पाहिजे बली म्हणाला भगवन चित्ताला जिंकण्याची जी युक्ती असेल ती मला अगोदर सांगा म्हणजे त्या दुष्टाला मी सहज जिंकून टाकतो विरोचन म्हणाला वत्सा सर्व विषयासंबंधाने पूर्ण अनास्था असणे हीच मनोजयाची सर्वोत्कृष्ट युक्ती आहे या युक्तीचा अवलंब केला म्हणजे तिच्या योगाने मनोरुपी मदोन्मत्त हत्ती तो वठनी सांगता येतो ही युक्ती जशी अतिशय कठीण आहे तशीच अत्यंत सोपी आहे परंतु ती प्राप्त होणार आहे या युक्तीच्या क्रमक्रमाने अवलंब केला आणि त्याप्रमाणे अभ्यास करण्याचा प्रयत्न केला म्हणजे एखाद्या वेळीला नेहमी पाणी घालत गेल्याने ती वाढू लागते त्याप्रमाणे मनातील विषया अरती वृद्धिंग होत जाते परंतु ज्याचे मन विषय झालेले आहे आणि जो मनाला विषयापासून काही शेतात धान्य न पेरता नुसती पिकाची इच्छा करणाऱ्या शेतकऱ्याला त्याची प्राप्ती कशी होणार म्हणून म्हणतो की अभ्यासाने मनाला स्थिर कर संसाररूपी खळग्यात लोळत पडलेले जीव जोपर्यंत विषयासंबंधाने विरक्त झाले नाही तोपर्यंत दुःख भोगत राहतात अर्थात अभ्यासा वाचून विषय विरक्ती केव्हाही उत्पन्न होणार नाही कारण एखादा मनुष्य अति बलवान असला तरी तो मार्गक्रमण करणार नाही तर तो दुसऱ्या गावाला जाऊन कसा पोचणार यासाठी ध्येय वासना त्या करू इच्छिणाऱ्या माणसाने एखाद्या लतेप्रमाणे अभ्यासाने विषयासंबंधाची विरक्ती वृद्धिंगत करावी वत्सा पुरुष प्रयत्न वाचून हर्षामर्ष विवर्जित असे क्रियाफल प्राप्त करून घेण्याचे अन्य कोणतेही प्रभावी साधन या जगात नाही अर्थात हे साधन दैवानेच प्राप्त होईल असे म्हणावे तर दैव हे काही देहासारखे दृश्य नाही ज्याला दैव किंवा भवितव्यता असे लोक म्हणतात ते नियतीप्रयुक्त शुभाशुभ कर्मच आहे पूर्वकर्म अदृश्य असल्यामुळे सामान्य दृष्टीचे पुरुष त्याला हे नाव देतात परंतु दिव्य शास्त्रीय दृष्टीचे पुरुष त्याला दैव हे नाव कधीच देत नाही आता एखाद्याला क्वचित प्रयत्नाशिवाय जीवनमुक्त स्थिती प्राप्त झालेली दिसते ही गोष्ट खरी परंतु त्याच्या हर्षामर्श विनाशाला कारणीभूत असणारा कर्माचा क्षय त्याच्या अदृष्ट प्रयत्नानेच झालेला असतो आणि तो प्रयत्न ज्याना दिसू शकत नाही अशी माणसे त्याला दैव हे नाव देतात एवढेच अर्थात हे दैव सुद्धा नियतिरूप कर्मच आहे आणि तेही पौरुष प्रयत्नानेच निशयता येते ज्याप्रमाणे सूर्यकिरणाचे झाल्याबरोबर मृगजळाचा भ्रम नाही चावतो त्याप्रमाणे आत्मज्ञान होताच दैवाचा भ्रमही नष्ट होतो ज्या प्रकारचा संकल्प मनुष्य करतो त्या त्या प्रकारे पौरुष प्रयत्नाने फलप्राप्ती होत असते आणि जे फल मनाने सुखप्रद मानले ते सुखप्रद भासत असते करता जो जीव तो आमच्या मते मनच आहे यासाठी तो जीव जस जसा संकल्प करतो तस तसे अनुभवासे येत मन हे ज्या ज्या तऱ्हेच्या नियतीचा संकल्प करते त्या त्याप्रमाणे त्या गोष्टी घडून येतात निसर्गाच्या ठराविक नियमाप्रमाणे घडून येणाऱ्या किंवा न घडणाऱ्या म्हणजे अपवाद भूत असलेल्या गोष्टी हा सर्व नियतिता अर्थात मनाच्या संकल्पाचाच खेळ आहे चित्त हे नियती योजक आहे म्हणजे ते आपल्या संकल्पानुसार नियती ते योजक होते या यासाठीच हा चित्तात्मा जीव आपल्या नित्य नियत परमात्म संगरहित जगतकोशामध्ये स्वस्वरूपाने प्रकाशित होतो क्वचित समाधी व्युत्थानकाली तो जीव जेव्हा शास्त्ररूपी नियतीने नेमलेले वर्णाश्रमोचित कर्म बोधा करता करत असतो तेव्हा शिष्ट, सदाचार प्रवर्तक वगैरे नावाने तो विख्यात होतो याचा अर्थ असा की एखाद्या पर्वतावरील वृक्ष वाऱ्याने हलू लागले असता तो आचर असूनही हल्ल्यासारखा दिसतो आणि वृक्ष हलत नसले म्हणजे स्थिर दिसतो तशीच अशा पुरुषाची स्थिती असते यासाठी जोपर्यंत मन आहे तोपर्यंत दैवाचा किंवा नियतीचा आश्रय न करता आता सांगितलेल्या द्विध स्थितीचा अवलंब कर आणि एकदा मन अस्तंग जी स्थिती असेल ती नित्यच आहे जो जीव कर्मज्ञानाधिकार संपन्न अशा मानव शरीरास प्राप्त होतो तो जसजसे संकल्प करतो तस तसे घडून येते बाळा पुरुषार्थ वाचून या जगात दुसरे काही श्रेष्ठ नाही म्हणून या श्रेष्ठ पुरुषार्थ करून मनुष्याने नाश करण्यास चित्तात उदित झाली नाही तोपर्यंत जयप्रदा पराशांतीची स्थिती मनुष्याला प्राप्त होणे शक्य नाही जेथपर्यंत समूह उत्पन्न करणारी विषयासक्ती चित्तात कायम आहे तेचपर्यंत संसारातील दशामध्ये आंदोलन पावण्याची चंचल स्थिती चुकणे अशक्य सारांश अभ्यासा वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने भोगरूपी सर्पाने भरलेलीही दुःखदायक भवदशा निवृत्त होणे कधीही शक्य नाही या यासाठी वैराग्यादिकांचा धुडा अभ्यास कर यावर बलीने विचारले भगवान नित्यात्म भाव प्राप्त करून देणारी भोगविषयक आरती माझ्या ठिकाणी स्थिर कशी होईल मग विरोचन म्हणाला ज्याप्रमाणे द्राक्षादी महालता शरद कालामध्ये शलाटू सारख्या अवांतर फळे प्रसवतात त्याप्रमाणे आत्मज्ञान रूपी मोक्षदायक लता वैराग्यातील इतर फळे प्रसवते कमलाच्या गाभ्यामध्ये लक्ष्मीवास करते त्याप्रमाणे आत्मदर्शनाने विषयासंबंधाचे तीव्र वैराग्य हृदयात स्थिर होते यासाठी प्रज्ञारूपी रत्नाला विचाररूपी सहणेवर घासुन आत्मदेवाचे दर्शन करून घेणे आणि विषय अभ्यास करणे या दोन्ही गोष्टी मनुष्याने एकाच वेळी करत जाव्या आता चित्त परिपाकाच्या भेदानुसार अभ्यासाच्या भूमिका सांगतो त्याही अभ्युत्पन्न चित्ताला शास्त्रीय मार्गात प्रवृत्त करायचे झाले ते कार्य हळूहळू करावे लागते प्रथमारंभी त्याला दिवसाचे दोन भाग विषय उपभोगा करता द्यावे आणि तिसऱ्या भागात कडून, शास्त्रा शास्त्रावलोकन आणि चौथ्यात गुरु शुश्रषा करावी अशा प्रकारे काही दिवसांनी ते चित्त थोडे व्युत्पन्न झाले म्हणजे त्याला विषय करता दिवसाचा फक्त एक भाग द्यावा गुरु शुश्रषे करता दोन भाग द्यावेत आणि एक भाग शास्त्रार्थ चिंतनासाठी द्यावा अशा योजनेने चित्त अधिक चांगले उत्पन्न झाले म्हणजे त्याच्यावर उत्तम संस्कार घडले म्हणजे त्याला करता दिलेला एक भागही कमी करावा दोन भाग शास्त्र आणि वैराग्य यांच्याच विचारा करता द्यावे आणि बाकीच्या दोन भागात ध्यान आणि गुरुसेवा करावी अशा रीतीने त्याला क्रमाक्रमाने सन्मागाला लावावे हा जो ज्ञानप्राप्तीच्या साधनांचा क्रम मी तुला सांगितला त्याचा अधिकारी कोण असे जर विचारशील तर ज्याचे चित्त शुद्ध झालेले आहे असा पुरुष हाच अधिकारी होय कारण वस्त्रित्त्राध्यलिन असेल त्याने काय करावे ते सांगतो एखाद्या लहान मुलांना गोडी गुलाबीने वळवतात त्याप्रमाणे ज्याचे चित्त किंचित मलिन आहे त्याने आपल्या चित्ताला विषयांच्या अन्वय द्वारा, म्हणजेच विषयांची अनासक्ती सुखाव होते आणि विषयांची आसक्ती दुःखाव होते असे सांगून बोध करावा तसेच श्रुती स्मृती आणि गुरुवाक्ये यांचा नेहमी परिचय करून देऊन चित्ताला शांत स्थितीमध्ये स्थिर करावे अशा रीतीने चित्त ब्रह्मज्ञानामध्ये स्थिर झाले म्हणजे आणि बाह्य जडाकार ग्रहणाची त्याची सवय मोडली म्हणजे चंद्रकिरणांशी तज्रुप झालेल्या प्रमाणे, ते स्वच्छ आणि शांत होऊन शोभू लागते आता मध्ये परिणती झाली की स्थिती कशी होते ते सांगतो भेद वैषम्य कौटिल्य वगैरे दोषांनी रहित आणि ब्रह्माकार झालेल्या बुद्धीला देह इंद्रिय विषयभोगता जीव भोग्य वस्तू वगैरे सर्व सच्छिदानंद रूप दिसू लागते यासाठी प्रज्ञा विचार यांच्या योगे, आत्मज्ञान आणि कृष्णा त्याग ही एकदमच संपादन करावी परमात्म्याचे दर्शन झाले म्हणजे तृष्णारहितता येते आणि तृष्णेचा अभाव झाला म्हणजे परमात्म्याचे दर्शन होते आता या दोन्ही गोष्टी तेज आणि दीप यांच्या प्रमाणेच अन्यन्श्रीय आहेत विषयोपभोगातील रस नाहीसा आणि परमात्म्याचे दर्शन झाले म्हणजेच नंतर परब्रह्मा मध्ये अनंत आणि शाश्वत विश्रांती प्राप्त होते परंतु विषय हेच या जगातील सार सर्वस्व आहे असे समजून जे त्यांचा उपभोग घेण्यात मग्न होऊन राहतात त्यांना निरतिशयानंदाची प्राप्ती केव्हाही होत नाही यज्ञ दान तप तीर्थसेवन यांच्यामुळे सुख होते परंतु त्यांच्यामुळे भोगविरक्ती उत्पन्न होत नाही अंतकरणात आत्मज्ञान खरे वैराग्य उत्पन्न होत नाही आणि उपायाने पुरुषाची बुद्धी आत्मावलोकनाकडे वळत नाही तसेच स्वरूपाचा अभ्यास केल्याशिवाय आत्मदर्शनामध्ये बुद्धी स्थिर होत नाही यासाठी अभ्यासाने वैराग्य यांच्या योगाने ब्रह्मपदाची प्राप्ती करून घ्यावी या ब्रह्मपद प्राप्तीपासून प्राप्त होणारे सुख आमस्तंभ पर्यंत जगात कोठेही आढळून येत नाही म्हणून दैवाला दूर झुगारून देऊन प्राज्ञापुरुषाने पौरुष प्रयत्न करावा आणि परमश्रेय संपादन करण्याच्या कामी विघ्ने करणाऱ्या भोगांना तुच्छ लेखावे अशा एकदा तुच्छता मनात तऱ्हेने सत्सद वेळ उत्पन्न होतो ज्याप्रमाणे समुद्र आणि मेघ हे एकमेकांना पूरक आणि पोषक असतात त्याप्रमाणे विचार आणि भोग तृष्णा क्षय हेही परस्परांच्या अभिवृद्धीला कारणीभूत होतात भोगविरक्ती वी विचार आणि आत्मदर्शन असे तिघे जण जिवलक मित्राप्रमाणे एकमेकांना पुष्टी कारक होत असतात परंतु हे सर्व साधण्यासाठी प्रथम मनुष्याने दैवाला बाजूला सारून आणि मोठ्या कष्टाने नेटाने पौरुष प्रयत्न करून भोगविरक्ती संपादन करावे आता भोगविरक्ती कशी प्राप्त करून घ्यावी हे तुला सांगतो प्रथम देशाचाराच्या विरुद्ध न मागता सर्व सज्जनाईल अशा मार्गाने द्रव्यार्जन करावे आणि दानधर्माच्या योगाने त्यांचा चांगला व्यय करून साधू संतांना संतुष्ट करावे कारण साधूजनांचा सहवास घडला म्हणजे विषयासंबंधीची विरक्ती चित्तात उदित होते त्यानंतर मननिधी ध्यासाने महावाक्याच्या अर्थाचे ज्ञान त्या ज्ञानाने ब्रह्मा ब्रम्हासंबंधाचा तात्पर्य निर्णय आणि त्याच्या योगाने अखेर परमपदाची प्राप्ती अशा तऱ्हेचा ज्ञानक्रम आहे वत्सा तुही याच क्रमाने प्रयत्न करून चित्तात विषयविरक्ती बांधून घेण्यात यश संपादन कर कारण विषयविरक्ती वाचून इतर सर्व यत्न निष्फळ होत सांप्रत तू तरुण असल्यामुळे विषयांचा त्याग करणे तुला जड वाटत असेल पण मनन निधी एक एकसारखा चालू ठेवल्यास तारुण्याचा कार संपला म्हणजे तुला उधार वयात परमपदाची प्राप्ती होईल परंतु वृद्धापकाळ येईपर्यंत वाट पाहणे बरे नव्हे म्हणून तू आतापासूनच विषय विरक्तीचा अभ्यास कर म्हणजे विचाराच्या योगाने तू सम्यक ज्ञान संपन्न होऊन अत्यंत पवित्र अशा परमपदाच्या ठिकाणी आणि या संसार पंखात पुन्हा पुन्हा पडून दुख भोग बाळा ज्या अर्थी तू विषय भोगांच्या परिसरात राहूनही विरक्त झालायस त्या अर्थी तू साक्षात सदाशिव आहेस म्हणूनच मी तुला ब्रम्ह दृष्ट्या नमस्कार करतो सारांश तू देशाचाराप्रमाणे वागून धन संपादन कर परंतु त्याचा विनियोग तुच्छ विषयोप विषयभोगाकडे न करता संतांच्या सेवे प्रित्यर्थ कर आणि आदराने त्यांचे पूजन करून त्यांच्या संगतीत साधन चतुष्टे संपन्न अध्यात्म अध्यात्मशास्त्राचा विचार कर आणि सम्यक ज्ञानाने गळ्यातील विस्मृत हारांचे स्मरण होऊन त्याची प्राप्ती व्हावी त्याप्रमाणे आत्मलाभ करून घे बिचारी पित्याने मला अशा तऱ्हेचाच उपदेश पूर्वी केला होता त्याचे मला यावेळी स्मरण झाले आणि हे महत माझे महत्ग्यच म्हणायला हवे कारण त्यामुळे मी आता जागृत आणि सावध झालोय माझ्या डोळ्यात चांगले अंजन पडले त्यावेळी माझ्या मनात जे विषय वैराग्य बांधले नव्हते ते आता सध्या बांधले असून मी आता अमृताप्रमाणे शीतल आणि स्वच्छ अशा प्रवेश करतो पुन्हा पुन्हा आशेच्या आहारी जाणे पुन्हा पुन्हा द्रव्यार्जन करणे पुन्हा पुन्हा कांतीची मनधरणी करणे आणि अहोरात संपत्तीचे रक्षण करणे या गोष्टीचा मला आता अगदी भीट आलाय आह हमभूमी मध्ये मी आता प्रवेश करणार आहे ती खरोखर किती रम्य आहे तिचा अंतर्भाग किती शीतल आहे शांती गुणामध्ये खरोखर सर्व सुखदुःख दृष्टी शांत होतात बिंबात अरे रे आजपर्यंत मी भोगोत्कंठीऊन आज मनोवेगाने किती देशामध्ये वणवण करत हिंडलो शरीराला किती क्लेस दिले वैभव संपादन करणे हे निशय कष्टप्रद आहे शरीर पण मग ते माझे असो किंवा स्त्रीचे असो मांसमय परंतु आपल्या स्त्रीला आलिंगन देण्यात आणि तिचा उपभोग घेण्यात आजवर केवढी धन्यता मानत होतो परंतु हा सर्व केवळ मोहविला हे माझे आता पूर्णतया लक्षात आले मी या जगातील वैभवाची सीमा पाहिली निष्कट राज्यादी सुखांचा उपभोग घेतला आणि संपूर्ण भूतमात्राने स्वपराक्रमाने आपल्या पायाखाली लोळावायला लावले तथा पी त्या पसुन, मला मेरा शाश्वत सुखा लाभ लोकात रहा नाग लोकात रहा, कि परलोक जाग कर आत्मस्वरूपनंदिर होते स्वर्ग मृत्यु पताल या लोक मध्य स्त्रीय रत्ने वगैरह जे जे विषय सारभूत वाटत नश्वर असंशय असार या तुच्छ जगताचा लोभ धरून एखाद्या बालिश मनुष्याप्रमाणे मी एवढा काळ देवांबरोबर विनाकारणच कलह केला केवळ मनानेस निर्माण केलेल्या या जगताच्या आधिपत्यरूपी महाव्याधीला घेऊन मला काय करायचे त्या महात्म्यांच्या ठिकाणी विषयांचा अनुराग कुठून असणार पण हाय हाय मी इतके दिवस अनर्थालाच था अर्थ मानून कवटाळत होतो आणि अज्ञान मंदिरेच्या धुंदीत आपल्याच मरणाला कारणीभूत होणाऱ्या विषयांचे सेवन करण्यात आपल्या पश्चातापाच्या अभिवृद्धी करता या त्रिभुवनात कोणती पापकर्मे करायची शिल्लक ठेवली परंतु गत गोष्टी बद्दल आता शोक करण्यात काय अर्थ आहे सध्या मोहाची चिकित्सा करून मनुष्य जन्माचे साफल्य कसे होईल याचाच विचार करणे युक्त आहे ज्याप्रमा क्षीर समुद्र से मंथन करता करता अखेरी अमृता की प्राप्तिप्रमा अपरिमित ब्रम्ह स्वरुपा तादा पी के एक पूर्णानंदा निमग्न हो माला वाटू लगे यहाँ हा प्रपंच अहम प्रयत् जीव तत्व का योग गोष्टीचे आत्मदर्शनाने होते उपाय गुरुवरिय विचार मी अपने अज्ञा आता शांती शांति करोगा उद्युक्त भगवान शुक्राचार्य स्मरण करते त्यांनी मला उद्देश केला म्हणजे त्याचा दृढ अभ्यास करून त्या अनंत वैभवाने संपन्न असलेल्या आत्म्याच्या ठिकाणी तद्रूप होऊन राहील कारण महात्म्यांची अर्थपूर्ण उपदेशवाणी केव्हाही विफल होत नाही इतिश्री वासिष्ठ महारामाने उपशम प्रकरणे सर्ग पंचवीस